स्कंद सहावा अध्याय एकोणीसावा हरीचा अवतार शंकर कैलासावर निघून गेल्यावर त्यांनी चित्ररूप नावाच्या गणाला वैकुंठाला पाठवले ते म्हणाले हे चित्ररूपा तू हरीला लक्ष्मीच्या दुःखाविषयी निवेदन कर माझा निरोप हरीला सांग चित्ररूप सत्वर वैकुंठाला गेला तो तेथे हरिच्या दारावर असलेल्या जय विजयाना म्हणाला मला शिवानी काही निरोप देऊन पाठवले आहे असे हरिला जाऊन सांग तेव्हा जय हरिकडे गेला त्याने शिवाकडून दूत आल्याचे हरीला सांगितले तेव्हा त्याचे कारण हरी म्हणाला त्या रुद्रसेवकाला घेऊन येऊन विष्णूला प्रणीपात करून त्याच्यासमोर उभा राहिला तेव्हा हरी हसतच चित्ररूपाला म्हणाले हे निष्पाप देवादिदेव शंकर पत्नीसह सुखी आहेत ना त्यांनी तुला येथे का पाठवले शंकरांचे काय काम आहे ते निवेदन कर दूत म्हणाला गरुड ध्वजा आपणाला अनाकलनीय असे काय आहे मी का आपणाला सांगायला हवे तरीही प्रभूच्या आज्ञेने मी आपणाला त्यांचा निरोप निवेदन करतो हे प्रभु देव मानव यक्ष किन्न यांनी तिचे ध्यान करावे जिच्या शिवाय भूतलावर पुरुष सुखी होणार नाही अशी ती तुझी पत्नी कालिंदीच्या तीरावर तप करीत आहे ज्याच्या भारेला दुःख प्राप्त होते त्याच्या जीवितचा धिक्कार असो त्याचे शत्रू ही त्याची निंदा करतात म्हणून आपण झाल्यावर मी अत्यंत दुःखी झालो दुष्कर तप केल्यावर ती पर्वत कन्या होऊन मला प्राप्त झाली हे देवा आपण लक्ष्मीचा त्याग करून हजार संवत्सर उलटले आहेत म्हणून तू तिचा स्वीकार कर अश्वरूपाने तू लक्ष्मीशी संयोग कर आणि तिला पुत्र प्राप्ती झाल्यावर तिच्या सहून अश्वाचे रूप घेऊन ते कालिंदी आणि तमसा नदी यांच्या संगमाकडे गेले तेथे ते तपश्र्या करणाऱ्या आपल्या अश्वरूप पत्नीला त्यांनी पाहिले तिने त्याला अवलोकन केले आणि हा विष्णूच आहे असे जाणले तेव्हा त्या ठिकाणी दोघांचाही समागम झाला त्यामुळे ती हरिप्रिय घोडी गर्भिणी झाली पुढे तिच्या पोटी सुंदर बालकाचा जन्म झाला तेव्हा भगवान हसतमुखाने तिला म्हणाले हे सुलो देह धारण कर या बालकाला तेथेच ठेवून आपण आता वायकुंठाला जाऊ लक्ष्मी म्हणाली हे नाथ या बालकाला येथे अनाथासारखे सोडून मी कशी जाऊ या एकाकी अरण्यात याची अवस्था कशी होईल मातेला आपल्या पुत्राचा त्याग कसा करता येईल असे त्यांचे बोलणे चालू असतानाच दोघेही दिल्या विमानात आरूढ झाले तेव्हा लक्ष्मी म्हणाली हे नाथ या पुस्तार पुत्र आपल्याप्रमाणे तेजस्वी असून मला प्राणप्रिय आहे याला घेऊन आपण स्वर्गात जाऊ हरी म्हणाले हे प्रिये तू निश्चिंत रहा या पुत्राला येथे सुखप्राप्ती होईल तसेच त्याच्या योगाने येथे मला देवकार्य करायचं आहे ते तुला सांगतो या, या तिचा पुत्र तुर्वसू हा हरिवर्मा या नावाने प्रसिद्ध आहे तो पुत्रप्राप्तीसाठी एका पुण्यतीर्थावर तप करीत आहे त्याच्या तपाची शंभर वर्षे उलटली आहेत तेव्हा त्याच्यासाठी हा पुत्र मी निर्माण केला आहे वैकुंठास गेल्यावर मी त्या राजाला प्रेरणा करीन नंतर या बालकाचा राजा पुत्राप्रमाणे सांभाळ करीन असे सांगून बालकाच्या रक्षणाची सिद्धता करून आपल्या सह ते वैकुंठास निघून गेले अध्याय एकोणीसावा समाप्त